प्रकरण बारावे स्वरूप होणे हीच आदर्श स्थिती आहे असा या प्रकरणाचा विषय आहे प्रकरण बारावे सूत्र पहिले जनक उवाच कायकृत्या सह पूर्व ततो वागविस्तरासह अथ चिंता सहस्तस्मादेवमेवाहित जनक म्हणतात आत्मज्ञानाच्या प्राप्तीनंतरच्या आपल्या अनुभूतीचे वर्णन राजा जनक त्यांचे गुरु स्वामी अष्टावक्र यांच्या समोर करताना म्हणतात सर्वप्रथम मी शारीरिक कर्मांचा विरोध केला व त्यातून मुक्त झालो आणि नंतर वाचेच्या कर्मांचा विरोध केला व त्यातूनही मुक्त झालो या प्रकारे मी आता स्थिर व शांत झालो आहे स्वामी अष्टावक्र व राजा जनक या दोन्ही ज्ञानीपुरुषात आपापसात अत्यंत मधुर व ज्ञानसंपन्न संवाद सुरू आहे। या दोन्ही ज्ञानीपुरुषांना आत्मज्ञानाची अनुभूती प्राप्त झाली असल्याने ति परस्परांशी ज्ञानसंवाद करत आह एक ज्ञानी व एक अज्ञानीपुरुषात विवाद होऊ शकतो संवाद होऊ शकत नाही दोन अज्ञानीपुरुषात विवादाचवजी संघर्षच होईल अष्टावक्रांच्या कृपमुळ राजा जनकांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आह या ज्ञानप्राप्तीच्या क्रमाचे वर्णन करताना राजा जनक निवेदन करतात की वासनीमुळे चित्तात तरंग निर्माण होतात त्यामुळे मनात विचारांची इच्छांची सुरुवात होते वाणीद्वारे या इच्छांची अभिव्यक्ती होते व नंतर शारीरिक क्रियांद्वारे त्याच इच्छांना प्रत्यक्षात साकार केली जाते अंतःकरणपूर्वक या प्रकारच्या वाणीचा व शारीरिक क्रियांचा विरोध करणे म्हणजेच निरोध करण्यानेच आत्मज्ञान प्राप्त होते पतंजली मुनी सांगितले आहे की चित्तवृत्तींचा निरोध करणे हाच योग आहे गीता सांगते की फार कठोर परिश्रमानेच मन ताब्यात येते निरोध करण्याची पद्धती सांगताना पतंजली मुनी सांगतात की अभ्यास आणि वैराग्यामुळेच चित्तवृत्तींचा निरोध करणे शक्य होते म्हणून आत्मज्ञानासाठी अभ्यासाची व वैराग्य आत्मसात करण्याची आवश्यकता आहे राजा जनक म्हणतात की मी प्रथम शारीरिक कर्मांचा निरोध केला वाणीच्या कर्मांचा निरोध केला व नंतर मानसिक कर्मांचा सुद्धा विरोध केला या प्रकारे आत्मज्ञान प्राप्त करून मी आता केवळ आत्मा या स्वरूपात स्थिर आहे शरीर व इंद्रियांच्या द्वारे होणाऱ्या कर्माच्या फळाशी आकांक्षा आशा निराशा लाभहानी सुखदुःख अशा अनेक बाबी जोडलेल्या असतात त्यांच्यामुळे मनात शंका निर्माण होतात त्यांचा निरोध करण्यासाठी जप तप यज्ञ आसन हटयोग वगैरे कर्मे केली जातात पण या कर्मामुळे पुन्हा नवीन इच्छा व नव्या शंका निर्माण होतात जर शारीरिक कर्मे करणे बंद केले तर वाचा कर्म सुरू राहते भजन कीर्तन मंत्रोच्चारण प्रवचन उपदेश याप्रमाणे काही ना काही वाणीचे वाचेचे कर्म सुरू असते ते बंद ठेवले तरी मनामध्ये इच्छा संकल्प शंका कुशंका निर्माण होत राहतात या तिन्ही प्रकारची कर्मे जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत चित्त शांत होत नाही व चित्त शांत झाले नाही तर आत्मज्ञान होऊ शकत नाही या तिन्ही कर्मांचा निरोध करण्याचा एकच उपाय आहे व तो म्हणजे त्यांची पूर्ण उपेक्षा करणे हाच होय कर्माचा विरोध दुसऱ्या कर्माने करणे म्हणजे त्यातून पुन्हा नवी कर्मे करणे होय म्हणून उदासीन होणे म्हणून उदासीन होणे उपेक्षा करणे केवळ साक्षीदारहून सृष्टीतील सर्व घटना पाहणे हाच एक रस्ता आहे शरीर मन व वा वाणीची कर्मे ऑपॉप घडत राहतात शरीराच्या मनाच्या वीच्या वा स्वभावामुळे स्वप्नात सुद्धा मनाचे कार्य सुरूच असते शरीरातील हृदय व मेंदू तसेच किडनी सारखे अनेक अवयव सतत व अगदी अखंडपणे कार्यरत असतात हे सारे नैसर्गिकपणे घडत असते स्वतःच्या शरीरातील स्वताच्या शरीरातील इंद्रियांच्या क्रियांवर निसर्गाचा जेवढा प्रभाव आहे तेवढा प्रभाव आपल्या स्वतःचा नाही याच प्रमाणे वाणी व मनाची कर्मे सुद्धा ऑप सुरू होत असतात त्यांची कामे थांबवण्याचा प्रयत्न केल्यास ती अधिक उत्तेजित होऊन जोरात कार्यरत होतात म्हणून त्या सर्वांपेक्षा आपल्या स्वतःला वेगळे करून द्रष्टा होऊन साक्षी त्यांच्याकडे पाहिल्यास त्यांचा निरोध होऊन त्यांच्यापासून मुक्ती मिळते कर्तेपणाचा त्याग करणे हाच एक मार्ग आहे त्यामुळेच चित्त स्थिर व शांत होऊ शकते गीतीत सांगितलेली हीच आहे मित्र शत्रू प्रशंसा निंदा त्याग ग्रहण राग विराग हे सर्व चित्तासाठी उपद्रव आहेत दोघांमध्येही मनुष्याला स्वास्थ्य असते या सर्वात आसक्ती आहे एखादी बाब मिळवण्यात जशी आसक्ती आहे तशी आसक्ती त्याग करण्यात आहे शत्रू निंदा विराग यांच्यातही मनुष्याचा अभिमान अहंकार यामुळे उलट्या प्रकारची आसक्ती म्हणून संबंध आहे म्हणून राजा जनक म्हणतात कि आता मी तीनही प्रकारच्या कर्मातून वेगळा झालो आहे या प्रकारे आता मी चैतन्य रूपी आत्मच झालेलो आहे अध्याय बारावा सूत्र दुसरी प्रीत्य भावन शब्दा देशत्वेन च विक्षेप्र हृदय एमेवाहम असत जनक म्हणतात शब्द आणि इंद्रियजन्य विषयांच्या बद्दलच्या सर्व प्रकारच्या आसक्ती मोह व संबंधातून मुक्त होऊन आणि आत्मा अदृश्य असल्यामुळे त्याच्याबद्दलच्या ज्ञानाच्या अभावात जे विक्षेप म्हणजेच भ्रम निर्माण होतात त्यांच्यापासूनही मुक्त होऊन एकाग्र होऊन मी स्थिर वृत्तीने अस्तित्वात आहे मन वासनाग्रस्त आहे व वा शरीराचे माध्यम वापरून मन या वासनांची पूर्ती करते शरीराची पाच ज्ञानेंद्रिय आहेत आणि पाच कर्मेंद्रिय आहेत शब्द स्पर्श रूप रस गंध हे या इंद्रियांचे विषय आहेत व या विषयांचे से सेवन करून मन संतुष्ट होते त्यामुळे भावनिक बंधन म्हणजेच राग निर्माण होतो व एकदा भोगल्यानंतर पुन्हा पुन्हा भोगण्याची इच्छा निर्माण होते हे मन हाच एक साधनेत सर्वात मोठा अडथळा आहे उपभोग घेतल्याने मन शांत होत नाही किंवा उपभोगांचा त्याग केल्याने शारीरिक भोग बंद केले तरी वाणीचे भोग बंद केले तर मानसिक भोग सुरूच राहतात भोगामुळे व त्यागामुळे मन अशांत होते मनाची चंचलता सदैव साधनेत अडथळे निर्माण करते कारण मन हे वासनेच्या अधीन असते वासन शिल्लक आहे तोपर्यंत भोग व त्याग दोघेही व्यर्थ आहेत मन शांत व्हावे म्हणून जे तप जप यज्ञ व अन्य कर्मकांड केले जाते त्यामुळे नवे इच्छा निर्माण होतात व नवे अडथळे निर्माण होतात म्हणून भोग किंवा त्याग त्यागासाठी केलेली जपतपादी कर्मे मनाला मुक्त करू शकत नाहीत आत्मा अदृश्य आहे तो दिसत नसल्यामुळे इंद्रियांच्याद्वारे जे जग जाणवते तेच सत्य आहे असा भ्रम निर्माण होतो ध्यानाद्वारे किंवा समाधीत सुद्धा आत्म्याचे दर्शन किंवा आत्मसाक्षात होत नसतो आत्म्याचा केवळ अनुभव येतो फक्त बोध होतो फक्त ज्ञान होते त्याचे दर्शन होत नाही तो पाहण्याची वस्तू नाही तो स्वतः द्रष्ट आहे व सर्वांना पाहत असतो इंद्रियांची सर्व कर्मे त्याच्या अस्तित्वामुळेच होत असतात शरीर मन बुद्धी हे सारे जड आहेत आत्म्याच्या शक्तीमुळे सक्रिय असणाऱ्या यंत्रांसारखे आहेत जड पदार्थ चैतन्याला कसे काय पाहू शकणार त्यामुळे आत्मज्ञान झाल्यावर राजा जनक या स्थितीचे वर्णन करताना सांगतात कि आत्मा अदृश्य असल्याने त्याच्याबद्दलचे ज्ञानाच्या अभावात शरीर व मन याद्वारे निर्माण होणारे भास अनेक अडथळे निर्माण करतात आत्म्याविषयीचे अज्ञान हेच समस्त अडथळ्यांचे मानसिक भ्रमांचे मूळ कारण आहे व त्याच्या अज्ञानातूनच सर्व मानसिक बंधनांचा उदय होतो म्हणून मला आत्मज्ञान झाल्यावर आता मी या सर्व राग विरागांपासून मुक्त झालो आहे आत्म्याच्या अदृश्यतेमुळे जे भ्रम विक्षेप निर्माण होतात त्यातूनही माझी सुटका होऊन मी एकाग्र झालो आहे आता मी केवळ आत्मा आहे हीच खऱ्या आत्मज्ञानीची स्थिती असते शरीराने व मनाने केलेल्या कर्मांचा आत्म्याला स्पर्श होत नाही त्यामुळे आत्मज्ञानी पाप पुण्य किंवा शुभ अशुभ या प्रकारच्या सर्व कर्मांपासून अलिप्त असतो तो चांगल्या वाईट कर्मांचा करता नाही व त्या कर्माच्या फळांचा भोगता सुद्धा नाही प्रकरण बारावे सूत्र तिसरे समाध्या सादि एवोक्य नियम एवमे अहमित जनक म्हणतात सम्यक अध्यास म्हणजे भ्रम व त्यातून निर्माण झालेल्या विक्षेपामुळे समाधी सारखे व्यवहार होतात असे नियम पाहून मी आता रहित अवस्थेत स्थिर झालेलो आहे आत्म्याच्या अज्ञानामुळे मनुष्य मन व शरीराचा इंद्रिय व बुद्धीचा गुलाम होतो त्यामुळे तो भोगात रुची घेतो व त्यातून अनेक भ्रम निर्माण होतात हे सारे भ्रम अंधारात नेणारे व अज्ञानातून निर्माण होणारे आहेत खरे काय खोटे काय तथ्य काय भ्रम काय विवेक कोणता व मूढता कोणती याचे ज्ञान द्न्यान आत्मज्ञानाच्या प्रकाशात होते अज्ञान दूर व्हावे व आत्मज्ञान प्राप्त व्हावे या हेतूने काही जण समाधी लावण्याचा व्यवहार करतात आत्म्याचे ज्ञान समाधी अवस्थेतच होते परंतु राजा जनकांना आत्मज्ञान प्राप्त झाल्याने ते यासारख्या व्यवहारांकडे आता साक्षी भावाने पाहत आहेत राजा जनक समाधी समाधीरहित होऊन आत्म्यातच जणू एकूप झाले आहेत त्यांना आता समाधीची आवश्यकताच उरलेली नाही साध्य प्राप्त झाल्यावर साधने निरुपयोगी हो होतात म्हणून राजा जनक म्हणतात की अज्ञानामुळेच भ्रम निर्माण होतो दिशाभूल होते व त्यामुळे लोक समाधी परंतु मी आत्म्याशी एकूप झाल्याने समाधी रहित होऊन या नियमांकडे साक्षी भावाने पाहत आहे आता मी आत्मानंद आहे या सर्व विवेचनाचा बोध एवढाच की आत्मज्ञान केवळ बोधामुळे होऊ शकते ज्याला बोध झाला नाही त्याला ध्यान धारणा समाधी वगैरे गोष्टी कराव्या लागतात अन्यथा त्याची आवश्यकता नाही समाधी शिवाय मिळणार नाही अशी काही आत्मज्ञानाची अट नाही अहिंसा सत्य दया करुणा याशिवाय ते होणारच नाही यम नियम आसने प्राणायाम यांच्याशिवाय मिळणार नाही अशा काही अटी आहेत आत्मा तर सदैव उपलब्ध आहे जागृत होऊन त्याचा बोध करून घ्यावयाच आहे दृष्टी पुरेशी आहे क्रिया आवश्यक नाही प्रकरण बारावे सूत्र चौथे हे यो पादेय विरहा देश विषादयो अभावाद्य हे ब्रह्मन राजा जनक म्हणतात हे ब्रम्हन हिनकस व उपयुक्त अशा वस्तूंच्या हानीमुळे जो हर्ष किंवा वियोग होतो त्याच्या अभावाने मी जसा आहे तसाच स्थिर आहे म्हणजेच मी मूळ आत्म्याच्या स्वरूपात स्थिर आहे आत्मा हाच आपला स्वभाव आहे या आत्म्याशी एकूप होणे म्हणजेच स्वतःचे मूळ स्वरूपाची स्वभावाची प्राप्ती करण्यासारखी आहे आत्मा हाच शुद्ध आहे त्याच्यात अशुद्धता नाही हिणकस व सकस म्हणजेच निरुपयोगी किंवा उपयोगी चांगले किंवा वाईट वगैरे हे सारे भेदच नष्ट होतात उपयुक्त व निरुपयोगी असे भेद मनात असल्यामुळेच वस्तूच्या प्राप्तीमुळे आनंद होतो किंवा ते गमावल्यास दुःख होते वस्तू हिणकस असेल तर तिच्या वियोगाने सुख होते व ती आल्यास दुःख होते जनकांना आत्मज्ञान झाल्यामुळे ते आपल्या मूल स्वरूपात स्वभावात विलीन झाल्याने त्यांच्यासाठी उपयुक्त व निरुपयोगी अशा कसोट्या निरर्थक झाल्या आहेत त्यामुळे त्यापासून होणाऱ्या आनंद व खेदातून सुद्धा ते मुक्त झाले आहेत आता जनक म्हणतात की आता मी जसा मूळ स्वरूपात आहे त्याच रूपात स्थिर झालो आहे म्हणजेच आपल्या वास्तविक स्वरूपात आहे अज्ञानामुळे मी जे वेगळे मुखवटे माझ्या चेहऱ्यावर लावलेले होते ते सर्व गळून पडले आहेत सॉक्रेटिसने म्हटले होते की स्वतःला ओळखणे राजा जनकाची नेमकी हीच स्थिती आहे आपला स्वभाव असेल त्याप्रमाणे जीवन जगणे आत्मज्ञान होणे अशा वेगवेगळ्या शब्दांनी हीच स्थिती वर्णिली जाते प्रकरण बारावे सूत्र पाचवे आश्रमानाश्रम ध्यानम चित्त स्वीकृत वर विक्षित आश्रम आहे अनाश्रम आहे ध्यान आहे चित्ताचा स्वीकार आहे व त्याचा निरोधही आहे या सर्वातून उत्पन्न होणारा भ्रम पाहून मी या तिघांपासून मुक्त झालो आहे मुढ्या माणसांसमोर कोणताच प्रश्न नसतो ते कशाचाही विचार करत नाहीत व त्यांच्या जीवनात चांगले वाईटाच्या काही कसोट्या सुद्धा नसतात त्यांचा कोणताही सिद्धांत किंवा विचारदर्शन सुद्धा नसते ज्ञानीपुरुष विवेकशील वृत्तीने जगतो कारण त्याच्या जवळ जीवनाबद्दलचे काही ठाम सिद्धांत असतात जीवनदर्शन असते पण ज्ञानाच्या उच्चतर अवस्थेमध्ये ज्ञानी माणूस हा सिद्धांतांच्याही पलीकडे निघून गेलेला असतो मूळ माणसासमोर समस्याच नसतात आणि ज्ञानी पुरुष समस्यांच्या पलीकडे निघून गेलेले असतात मूढ अनुभव शून्य आहे व ज्ञानी अनुभव घेऊन त्यातून मुक्त झालेला असतो या दोघांमध्ये फार फरक आहे परंतु अज्ञानी माणसाचे अनेक विचार असतात समजुती असतात अनेक सिद्धांत असतात मूढ माणसाजवळ विचारशक्तीच नसते तर अज्ञानी माणूस बुद्धीतच जगतो बुद्धीच्याच भ्रामक प्रामाण्यात अडकतो तर्क विश्लेषण विभाजन करून सृष्टी जाणून घेऊ इच्छितो म्हणून त्याला एकत्वचा बोध होत नाही ज्ञानी माणसाला एकत्वचा बोध झालेला असल्याने त्याचे सर्व भ्रम तर्क विभाजन विश्लेषण अनेकत्व आणि अने भिन्न भिन्न विचार व भिन्नतेची जाणीव संपलेली असते निर्विकल्प होऊन कोणतीही इच्छा मनात शेष नसल्याने ज्ञानीपुरुष परमानंदाचा अनुभव प्राप्त करतो वर्ण व्यवस्था म्हणजे ब्राह्मण क्षत्रीय वैश्य किंवा शूद्र आश्रम व्यवस्था म्हणजे ब्रह्मचार्या आश्रम गृहस्थ आश्रम वानप्रस्थाश्रम व आश्रम। अनाश्रम व्यवस्था अज्ञानी माणसा करता आहे या व्यवस्थामुळे त्या त्या अवस्थेतून पार होत क्रमशः प्रगती करीत अज्ञानी माणूस स्वतःची आत्मोन्नती करून घेऊ शकतो कर्म आणि त्याचे फल याची व्यवस्था अज्ञानी माणसा करता असते अज्ञानी माणसांसाठी विविध कर्मांची तरतूद आहे भजन कीर्तन भक्ति, पूजा पाठ जप यज्ञ हवन कर्मकांड हटयोगासारख्या क्रिया आणि अन्य प्रकारच्या अनेक उपासन पद्धती तसेच ध्यान धारणा समाधी या अन्य साधादा पद्धतींच्याद्वारे अंतःकरण शुद्ध होते तेव्हा आत्मज्ञान प्राप्त होते म्हणून काही धर्मसंप्रदाय उपदेश करतात की जे काही जसे आहे तसेच स्वीकार करावे कारण जे आहे ते सारे ईश्वरीही आहे स्वीकार करण्याने तुम्ही मुक्त व्हाल तंत्रपंथाची हीच समजूत व धारणा आहे हटयोगात चित्ताचे निरोधन करण्याची पद्धती सांगितलेली आहे मनाचे नियंत्रण करा वासना भोगांपासून दूर रहा। मनाचे ऐकू नका मनच सतत भटकत राहते शरीराला पण कष्ट द्या कारण त्याच्यामुळे तुम्ही विषय वासनात अडकला आहात शरीराला उघडे ठेवा उपाशी ठेवा त्याला चापकाचे फटके मारा थंडीत उन्हात त्याचा छळ करा कारण हे शरीर पापी आहे यालाच हटयोगी तपश्चर्या तप असं म्हणतात पण हे सर्व कशासाठी याचा पर्याय आहे आत्मज्ञान असं हटयोगी तप केल्याने कदाचित अज्ञानी माणसाची पाप वाचनातून मुक्ती होईल व त्यामुळे त्याला बोध होण्यास मदत होईल पण ही सर्व साधना अज्ञानी माणसासाठी आहे राजा जनकाना तर आत्मज्ञान होऊन चुकलेले आहे वर सांगितलेली तपश्चर्या करून जे मिळवायचे ते राजा जनकांना प्राप्त झालेलेच आहे म्हणून राजा जनक म्हणतात की आता माझ्यासाठी आश्रम नाही व अनाश्रमही नाही ध्यान नाही आणि मनाचे नियंत्रण करण्यासाठी साधनाही नाही या सर्वातून मुक्त होऊन आत्मरूपातील पर्याय मी प्राप्त केल्याने मी केवळ आत्मरूपातच स्थितप्रज्ञ बुद्धीने स्थिर झालो आहे जनकांचे हे प्रतिपादन त्यांच्या सिद्धावस्थेचे लक्षण आहे अज्ञानाच्या अवस्थेत असताना या साधना पद्धतीचा सा अवलंब करावा लागतो जला बोध होत नाही त्याला कोणती तरी उपासना पद्धती स्वीकारावीच लागेल कोणत्याही पद्धतीचा अवलंब न करणे ही सुद्धा एक पद्धतच आहे पण तिची साधना व अवलंब फारच कठीण आहे त्यामुळे ही बोध होण्याची पद्धत फारच थोड्या लोकांना उपयोगी पडू शकते सामान्य व्यक्तीची यात दिशाभूल होऊ शकते प्रकरण बारावे सूत्र सहावे कर्मानुषान ज्या प्रमाणे कर्माचे अनुष्ठान अज्ञान आहे त्याचप्रमाणे अज्ञानामुळेच कर्माचा त्याग करण्यात येतो हे तत्व मी मनःपूर्वक जाणल्यामुळे कर्म व अकर्म यातून मुक्त होऊन मी माझ्या मूल आत्मस्वरूपात स्थिर आहे जगात विविध कर्मे करणे आवश्यक व बंधनकारक कर आहे कर्म अनेक प्रकारचे असते उदाहरणार्थ स्वाभाविक कर्म सक्तीचा कर्म किंवा बंधनकारक कर्म नित्य कर्म अकर्म वगैरे कर्म, कर्म शारीरिक व मानसिक प्रकारचे सुद्धा असते जीवन हेच कर्म व कर्म हेच जीवन असते कर्माचा पूर्ण अभाव म्हणजे मृत्यूच कर्मांचा प्रारंभ जन्मापासून सुरू होतो व मृत्यूपर्यंत चालू राहतो म्हणून जीवनातून कर्म नाहीसे करणे अशक्य आहे गीत म्हटले आहे की कुणीसुद्धा व क्षणभर सुद्धा कर्म न करता राहू शकत नाही कारण प्रकृतीचे गुण सर्वांच्याकडून सर्व वेळी कर्मे करून घेतात परंतु जी कर्मे अहंकारामुळे केली जातात वासनापूर्तीसाठी केली जातात ज्या कर्मांच्या मागे काही अपेक्षा व लालसा असते ती कर्मे मनुष्यासाठी बंधनरूप होतात ज्या कर्मांमध्ये कर्तेपणाचा अहंकार असतो मी करतो आहे मी केले आहे याप्रमाणे जिथे मीची उपस्थिती असते तिथेच कर्म बंधन होते व त्याचे कारण मी भाव व अज्ञान हेच आहे हे सर्व जप तप ध्यान धारणा भजन पूजन यज्ञ समाधी केवळ अहंकाराने मी भाव कायम ठेवून व फळाची आसक्ती ठेवून केले जात असल्यामुळे ही कर्मे सुद्धा बंधन स्वरूप होतात अहंकाराने व अज्ञानाने केलेल्या कर्माचे फळ अवश्य मिळते शुभ कार्याचे फळ शुभ असते व अशुभ कर्माचे फळ अशुभ असते पण अशुभ जसे बंधन असते तसेच शुभ सुद्धा बंधनच असते बेड्या <in> <Tower> लोखंडाचे असो किंवा सोन्याचे असोत मुक्तीसाठी तर दोन्ही बेड़े तोड्यावेच लागतात याचप्रमाणे कर्माचा त्याग सुद्धा बंधन असते कारण त्यात सुद्धा अहंकार असतो कर्माच्या त्यागात सुद्धा अहंकारामुळे व अज्ञानामुळे मीपणा असतो मी त्याग करतो हा अहमभाव बाळगून जो त्याग केला जातो तो अहंकाराची अधिकच वृद्धी करतो शिवाय अशा त्यागाचे मागे स्वर्ग मोक्ष किंवा मुक्ती या यासारख्या अपेक्षा व लालसा सुद्धा असतात यामुळे जी कर्मे अहंकाराने लालसेने व अज्ञानाने केली जातात ती मुक्तीच्या वाटेवर नेऊ शकत नाहीत म्हणून राजा जनक या सूत्रात सांगतात जसे कर्माचे अनुष्ठान अज्ञान असते तसेच त्यागाचे अनुष्ठान सुद्धा अज्ञानच असते दोघांमध्ये मी भाव असतो व तो अज्ञानामुळे निर्माण झालेला असतो आत्मस्वरूप झाल्यामुळे मी हे जाणू शकतो कारण आत्मा कोणतेही कर्म करत नाही व कोणत्याही कर्माचा करता आत्मा नसतो कर्म केवळ अहंकारामुळे होते मी भाव रूपी अहंकार होऊन कर्म व अकर्म तसेच कर्म व कर्म त्याग या सर्वांपासून मुक्त होऊन आत्मस्वरूपात स्थिर आहे अहंकाराचा त्याग करून स्वाभाविकपणे केलेली कर्मे बंधनकारक कर्मे नसतात या स्थितीत मी पोहचलो आहे राजा जनकानी या सूत्रात कर्माचे जे वर्णन केले आहे त्यापेक्षा उचित व श्रेष्ठ अशी कर्माची दुसरी कोणतीही अवस्था नाही प्रकरण बारावे सूत्र सातवे अचिंत्यम चिंत जनक म्हणतात ब्रह्मतवाचे म्हणजेच अचिंत्याचे चिंतन करताना सुद्धा काही पुरुष ऐहिकाची चिंता करीत असतात म्हणून मी त्या भावनेचा त्याग करून भावना होऊन स्थिर वृत्तीने अस्तित्वात आहे श्रीकृष्णांची गीता हा उपासकासाठी केलेला उपदेश आहे परंतु अष्टावक्रांची गीता ही उपासने नंतरच्या सिद्ध अवस्थेच्या अनुभूतीचे वर्णन आहे यात उपदेश नाही तर कसोटे आहेत ज्यांच्यावर पारखून आत्मज्ञानी झाल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीचे परीक्षण करता येते या कसोट्यानुसार ज्यांना ज्ञान झाले आहे तेच ज्ञानी असे जाणावे या जगात अनेक व्यक्ती स्वतःला सिद्ध म्हणून घेतात महात्मा म्हणून घेतात आपण ज्ञानी असल्याचे तीर्थंकर असल्याचे पैगंबर असल्याचे ईश्वर पुत्र भगवान किंवा संत असल्याचे जाहीर करतात या सर्वांना अष्टावक्र गीतेच्या कसोटीवर पारखून पाहता येणे शक्य आहे जर या कसोट्यानुसार त्यांना अनुभूती झाली असेल तर त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले असे मानता येईल अन्यथा मुळीच नाही अन्यथा त्यांना आत्मज्ञानाची केवळ भ्रांती झालेली आहे किंवा ते केवळ ढोंग करत आहेत हे सिद्ध होते आत्मज्ञानाच्या अशा अचूक कसोट्या अन्यत्र कुठेही उपलब्ध नाहीत अष्टावक्र गीता एखादा सिद्धांत नाही अष्टावक्र गीता म्हणजे अध्यात्मातील एक वैज्ञानिक वक्तव्य आहे व ते सर्व देश धर्म काल संप्रदाय जाती व वर्ग यांच्या पलीकडे व त्या सर्वांवरचे म्हणजेच त्या सर्वांच्या निरपेक्ष असे आहे आध्यात्मिक क्षेत्रातील हे वैज्ञानिक वक्तव्य म्हणजे साऱ्या विश्वाचा मौलिक पारंपरिक वारसा आहे धर्माच्या नावावर प्रचलित असलेल्या अनेक पाखंडी व ढोंगी व्यक्तींचे मुखवटे फाडण्याचे काम अष्टावक्र गीततील कसोट्यांनी करणे शक्य आह राजा जनक यांनी या सूत्रात यापुढील अनेक दृष्टीन महत्वपूर्ण असणारे सूत्र सांगितले आहे अनेक व्यक्ती कर्मकांड उपासना सोडून केवळ त्या अचिंत्य ब्रह्माचिंतन करतात त्यांना वाटत की केवळ परमात्म्याच्या चिंतनामुळे ब्रह्म्याच्या चिंतनामुळे त्यांना मुक्ती मिळेल जनक म्हणतात की हा सुद्धा भ्रम्ह आहे पहिला मुद्दा असा की ब्रम्ह तर निराकार आहे त्याचे चिंतनच होऊ शकत नाही शिवाय चिंतन करणाऱ्याला चिंतन करण्याचीच चिंता असते आज चिंतन झाले नाही आज ध्यान किंवा समाधी लागली नाही याचीच चिंता होते या प्रकारे या चिंतनात सुद्धा करता भाव असतोच मी चिंतन करतो असा मी भाव मीपणा असतो म्हणून चिंतन करणारा मनुष्य ब्रह्माच्या ऐवजी चिंतेचेच चिंतन जास्त करतो आत्मज्ञान प्राप्त झाल्याने राजा जनक या ब्रह्माच्या चा चैतन्याच्या चिंतनातून सुद्धा मुक्त होऊन आपले आत्म रूपात स्थिर झालेले आहेत ब्रह्मचिंतनाच्या चिंतेतून सुद्धा राजा जनक मुक्त आहेत अध्याय बारावा सूत्र आठवे एवमेव कृतम ये न एवमेव स्वभाव य सकृतार्थो भवैदसो जनक म्हणतात सर्व साधने उपासना व अन्य क्रियारहित होण्याची अवस्था प्राप्त केली आहे असा पुरुष कृतकृत्य क्रुत आहे धन्य आहे आणि तसा ज्यांचा स्वाभाविकरित्या स्वभावच झाला आहे तो पुरुष तर कृतकृत्य क्रुत क्रुत आहेच हे काय सांगायला हवं कोणतीही साधना न करता जप तप योग भक्ती पूजा उपासना ध्यान व अन्य क्रियाकर्म न करताच राजा जनकांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे परंतु तरी राजाजनक या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत असं म्हणत नाहीत ही साधने व्यर्थ आहेत किंवा या पद्धतीनी उपासना करू नये यामुळे ज्ञान होणार नाही असे राजा जनक सांगत नाहीत जे कृष्णमूर्ती सांगत की काहीही करायचे नाही तसं राजाजनक सांगत नाहीत राजा जनक, जनक म्हणतात की हा आत्मा क्रियाविरहित आहे या क्रियारहित आत्म्याचे रूपाची प्राप्ती ज्याला झाली आहे तो पुरुष कृतकृत्य आहे या साधनांच्या द्वारा उपासकाला सा आत्म्याची अनुभूती होईल त्याचा प्रयत्न वाया जाणार नाही साधनांच्या द्वारे सुद्धा अशी स्थिती प्राप्त केली तर राजा जनक त्याचे महत्व नाकारत नाहीत परंतु जे स्वभावानेच स्वभाव म्हणजे आत्मभाव रूप आहे तो तर खरोखर धन्यच आहे कृतकृत्य कुरत आहे यात काय शंका असा आत्मभाव प्राप्त झालेला मनुष्य परमज्ञानी मग तो आत्मभाव साधनाद्वारे प्राप्त झालेला असो किंवा ते ज्ञान त्या स्वभावतच प्राप्त झालेले असो जे प्राप्त झालेले आहे ते एकच आहे मार्ग अनेक असले तरी ध्येय एकच आहे